दोन चार दिवसात महारा ऋषी महाराज प्रसन्न झाले आणि सांगतात राजकुमारी आम्ही तुम्हाला काय द्यावं तिने विचार केला इतक्या लवकर ऋषी प्रसन्न होईल या अपेक्षाच नव्हती आपलं दैव फारच जोरदार आहे महाराज काय द्यायचं म्हणजे काय सगळंच पाहिजे म्हणजे सगळंच पाहिजे म्हणजे अ सर्वप्रथम तुम्ही तरुण झाला पाहिजे इतकंच इतकंच इत म्हणजे हे चखड माताराला तरुण होणार तर इतकंच मने एक उत्तम प्रकारे नगर पाहिजे चातुर्वाय जगा किरणाने जग्न काशा काढलाय का असं का का। नगर असेल तर से चालेल परीखा भलया कितामा हे याला मोठी पारी चवकडून बेस आहे पक्की मजबूत आहे विद्याडव हे तेरा इंची नाहीत आजची सगळ्यात मोठी भिंत म्हणजे ते राईंश एक वीट आळवी सगळ्यात मोठी भिंतकडे जाऊन पहा इथे कोणाच्याही घरी आहे हिरमबाऊच काय आता मी त्यांच्या इथे राहतो त्याच्यामुळे मला मुण ते पटकन नाव आलं ही तर तीन तीन हात असे भिंतर आहे तीन तीन हात मध्ये जागा का, काय भिंती का, का आहे ते काय परंतु चाललं चाललं तर हे जे परकोट गावाच्या बाहेर गावाच्या संरक्षणाला त्याच्या दोन रथ जावेता दहा हात रस्ता पाहिजे म्हणजे मजबूत असतील ही घटना दुसरीच हे इथे उत्तम सरोवर राहतील इथे कारंजे राहतील इथे हे मोठे मार्ग राहतील इथे चार रस्ते एखादा घे कि लोकांना अजबन प्राणायाम करण्याकरता एक पात्र ठेवलेले असतील हे भांड्याची व्यवस्था असेल हे पात्र सगळे रत्न जडीत असतील आणि सोन्याचे असतील रस्त्यावरच्या लोकांना हात पाय धुवून आजमन प्राणायाम कराय करता सोन्याचे पात्र रस्त्यात ठेवले होते असा एक काळ भारताने पाहिलाय अशा समृद्धीत नांदला आहे एक प्रयोग आपल्या इथे झाला दिल्लीला झाला स्वराज्य मिळाल्यानंतर झाला आपले पंतप्रधान पहिले पाश्चात्यांच्या विचारातून इकडे आले त्यांच्याकडे पेपर वगैरे विकण्याकरता आपल्या सारखे नाही माणसं नाहीत चौका चौकात सगळे पेपर एका जागी ठेवलेले असतात बर्फ नेहमीच पडतो म्हणून वर ते प्लास्टिकचा कपडा घालून ठेवलेले असतो ते उडून जाऊ नये म्हणून पेपर वेट ठेवलेले असतात एक पेटी ठेवलेले असते लोक प्रामाणिक असतात पेपरची किंमत पाहतात तितके पैसे पेटीत टाकतात हा प्रयोग लाल किल्ल्या समोर दिल्लीला व्यवस्थित झालं आधी लोकांनी पेपरवेट नेले मग पेपर नेले मग पेटी नेली मग टेबल नेला सडका उचलताच आल्या नाहीत म्हणून राहिल्या शिल्लक राहिलं नाही संध्याकाळ पर्यंत नेहरू ला इतकी दानत आहे लोकांची हे मला आज कळ पुन्हा हा प्रयोग करायचा नाही म्हणून दुसरा सांगायला प्रयोग नाही शक्य नाही कारण इतकं आपण पाहिलं प्रत्यक्ष आपल्या राजधानीत आपल्या पहिल्या पंतप्रधानांनी करून पाहिलेलं आपण सध्या इथे सांगतो तर तिथे जर रत्न झडीत रत्न झडीत सोडून द्याच का जवळ राहत होतो लोकांना अंधारा त्रास होऊ नये म्हणून एक एक चिमणी आणून तिथे लावायची आणि या म्युन्सिपालिटीचा चार बाजूचा काचा कंदील लावायचा आणि त्याच्यात एक चिमणी ठेवायची रोज एक चिमणी चोरी जायची अंधार काय मच म्हणून आम्ही पहारा करत बसलो काय होते नेते कोण तू बरोबर व्यवस्थित नेने करता आला त्याच्या वेळेवर तुला म्हणूनच इथे दिवा ठेवला होता हे किती नेले महाराज म्हणे तेराच लेंब्रे आजपर्यंत <laughs> <laughs> काय दान म्हणजे हे याचे तर रत्नधडीत पात्र उठले पण पोथी अशी समृद्ध आहे इथे सगळ्या प्रकारचा तो नकाशाच्या बाईला समजावून सांगितला तिने सांगितलं हे सगळं ठीक आहे पण हे कसं घडेल नाही पण घडलं तर चांगलं आहे ना आता माझ्याकडे पाह आणि एकदम मदन मोहन परम दुर्लभ असं एक दिंग स्वरूप तयार झालं ती बाई सट्टी उठून उभी राहील आणि तिनं सात टाम नसतात बाप्रे हे कमान असा हे कळलं आता पुढचं नक्की होणार जे अगदीच अशक्य होत ते जर झालं तर एक होणं काय कठीण आहे आणि ऋषी महाराज म्हणतात असं एक समृद्ध नगर तयार हो हो क्षणात तयार काय तपाय काय सामर्थ्य आहे या पोरीची आई चार दिवसानी हिला भेटाय करता चंद्राचाच पत्ता बारा योजन लांब आणि बारा योजन रुंदो असे नगर चालू। योजन म्हणजे चार कोसाचा सा एक योजन 48 कोस लांब आणि 48 कोस रुंदो जशी आज मुंबई आहे कलकत्ता आहे दिल्ली आहे असा एक अभाठ शाळ इथे तयार झालो भाई आश्चर्य चकिचारी माझा जावही या जंगलात राहत होता जंगलाचाच पत्ता नाही मग आता आश्रम कुठे सापडणार हे जेव्हा माणसाच्या मोठेपणाचा विचार असतो तेव्हा मोठेपणाच्या विचाराला तुम्ही वरते पहा आणि लहानपणाच्या विचाराला खाली पहा तुम्हाला जे काही दुःख होतात त्यावेळेला तुम्ही तुमच्या खालच्या लोकाकडे पहा त्यांना काय दुःख आहे आणि जेव्हा तुम्हाला सुख होत असेल तेव्हा तुम्ही तुमच्या पेक्षा वरच्या लोकांकडे पाहा तुमच्या जवळ एक पंखा असेल तर त्याच्या इथं पन्नास आहे त्यावेळेला वाटेल आपण पुणे झाडाचा पाला काय जेव्हा जेव्हा तुम्ही हिंदुस्थानचा नकाशा पाहाल तेव्हा एका कोपऱ्यामध्ये असे एका हले एक अक्षर असते ते सुद्धा असे आडवे नाही कुठे मुंबई म्हणजे हिंदुस्थानच्या नकाशात मुंबईला जागा सुद्धा नाही ते बाहेर आहे एका रेषेवर काढलेले आता तिथं मुंबई या अक्षराची ही दुर्दशा आहे तिथं गिरगाव कुठं आहे मुंबईचा पत्ता नाही तर गिरगाव कुठलं आणि गिरगाव नाही तर हिचं दहा बाय घर कुठं आहे नाही म्हणजे माझा एक ब्लॉक आहे दहा अरे केवढा विशाल हिंदुस्थान आहे तिथं तुझं दहा बाय काढलं त्याला काय ब्लॅक म्हणतात कि काय एका जनानं आम्हाला मुद्दाम घरी बोलावून द्या आणि ती तीनदा सांगितलं आमच्या पहिल्या डोक्यात बसलं नाही त्याला काही आमचं ते कळलं नाही ना आम्ही त्याच्या दृष्टीने आढळली त्यानं आम्हाला तीनदा सांगितलं फोट चा एकदा ऐकलं दोनदा ऐकलं तीनदा ऐकलं काय तुम्हाला म्हणायचं काय म्हणजे याच्यावर सहा जण झोपतात म्हणजे आमच्याकडे कबुतर सुद्धा असे एकावर एक झोपत नाही सहा माणसं तर नाहीच याच्या घरात जागाच नाही ते करते काय यानं पा। आपलं ते गडीचा पलंग तयार केला खाले वर ते बायक हो त्याच्यावर ते कोर त्याच्यावर ते चल चाल का म्हणून तुम्ही सुखाच्या वेळेला दुसऱ्या मोठ्याकडे पाहा आणि दुःखाच्या वेळेला खालच्या लोकाकडे पाहा आपल्या पायात चप्पल नाही यार पण दुसऱ्याला पायच नाही त्याच्यापेक्षा तुला चप्पल नाही आहे काय कमी आहे तू बराच सुखी आहे म्हणून दुःखाच्या वेळा खाले पा सुखाच्या वेळा वर पा जेव्हा ते टोलेच्या नगर पाहिलं तेव्हा ती बाई आश्चर्यचके झाली ती राणी आणि एक झाडूवाला तिच्या नशिबाने पहिला दिसला तो सोन्याचा मुबुट घालून आला आणि तिने विचारलं खरे बाबा कुणाचं नगर आहे रिचकस्य पुरण देवी वयंतस्य प्रदार चका देवी हे रिचक महाराजांचं नगर आहे आणि आम्ही त्याचे जाडूवाद्या झाडूवाला सोन्याची टोपी घालून काय असेल तिच्याकडे जागत त्याने आली तिच्या भूताल मागे पुढे पालख्या पडतायत मॅने पळतायत हत्ती घोडे आहेत बाईला काहीच कळेल काय झालंय त्या मुलगीने सांगितलं आई काही धक्के बसू देऊ नको इथ विचार करण्यासारखी परिस्थितीच नाही असं काहीतरी अजबच आहे सगळंच तू तु आणखी तुझा जावही पाहिलाच नाही मग तर तुला हे काहीच पडणार नाही कशाच आणि जेव्हा ते ऋचिक महाराज तिनं पाहिले आणि लागलीच तिचा स्वार्थ जागा झाला नाही बाळ फार भाग्यशाली आहेस तुलाही मुलगा होणं आवश्यकच आहे आणि मलाही तुझ्याशिवाय संतती नाही तुझ्या नवऱ्याला काही करता येण्याची शक्यता आहे मला मुलगा होण्याचा काही उपाय आहे तो का तोही विचार आणि तुला मुलगा कसा होईल तोही अवसर पाहून आपल्या पती राजाला आपल्या आईची इच्छा सांगितल्यानंतर काय उद्या आम्ही तुमच्या दोन भाग तयार एक तू आपल्या आईला दे तू का आणि ऋषी एक पवित्र एक दिव्य अशा वनस्पतीने युक्त सणार दोन चरू तयार करून आपल्या बायपोला देते झालं काय आई ठे त्या माणसाची आणि ते मध्यान संध्याकरता निघून गेले होते त्यात काय मोठ कठीण आहे या राणीचा स्वार्थ जागा झाला आणि तिनं मुलीला सांगितलं एकाच माणसानं शिजवलेलं दोघांना एकाच संकल्पाने मुलगा होण्याकरता शिजवलेला असा हा बाद आपण जर एकमेकीचा बदलून खाल्ला तर हा स्वभाव जन्मच्या काही काम नसताना हिची साडी ती निसाय तिची साडी ही निसेल उगीच गमत जशा साड्या बदलणार त्यांचा सहज स्वभाव तशा त्या ऋषीने दिलेला तो चरू सहज बदलला पोरीचा आई खाल्ला आणि आईचा खाल्ला दोघी गर्भवती राहिल्या दोघींच्याही कडे ऋषी महाराज एकदा दुपारी पाकली पाय खूप ब्राह्मणासारखी दिसत नाही विचारलं काय केलं तू अस तुझ्या मध्ये क्षत्राने सदेश कुठून आलं तिने सांगितलं महाराज आपण जे भाग दिले होते ना ते आम्ही बदलले बदलले ठीक आहे कुंडशास्त्रीने दिले होते बदलायला ठीक आहे कोणत्याही गोळ्या होत्या कोणी रोगावर खायच्या बदलले म्हणजे माझ्या माझ्या आई न खाल्ला आणि तिचा मी खाल्ला मूर्त स्त्री याचा परिणाम काय भयंकरच्या घरी जन्माला अद्भुत प्रकारचा क्षत्रिय जन्माला येईल महावीर जन्माला येईल आणि तुझा भाऊ क्षत्रियाच्या घरी जरी जन्माला येईल तरी तो उत्तम प्रकारचा ब्राह्मण होय तो क्षत्रिय नाही राहू हिनं ब्राह्मणाचं वैभव पाहिलं होतं अधिकार अनुभवला होता हिन पाय धरले गराधाच पण दया करा मी गर्भवती आहे एकटी चकटी बायको आहे माझ्यावर आपण कृपा करा मला ब्राह्मण मुलगा पाहिजे हो कदाचित पण नाही ते नाही जमायचं फारस त्या गर्भाची प्रार्थना करतात ती प्रभू जरा कृपा करून सध्या तुम्ही अंतर्धान व्हा तिथं दुसरा कोणीतरी येऊ हिने हे तमोगुणी कार्य केलंय म्हणून तो सत्वगुणी गर्भ त्यातला निघून जाव आणि तमोगुर्भ निर्माण हो पण ब्राह्मण हो त्या संकल्पाचा परिणाम असा झाला एक ऋषी यांच्या घरी जन्माला आले आणि तिकडे हिच्या आईला जो मुलगा झाला त्याचं नाव विश्वा मित्र ठेवण्यात आला वशिष्ठा संघर्ष निर्माण झाला आणि दिग्बदम क्षत्रिय बदल ब्रह्मतेजो बर ब्रह्मतेज बल क्षत्रिया कि ब्रा प्रसन्न व्हायचे ब्रह्माजी सांगायचं वरमप्रू हे मला ब्राह्मण करा ब्रह्माजी म्हणायचं तप करा असा वेळ झाल जन्म जात ब्राह्मणाच्या संस्काराने युक्त असणारा चरु चुकून क्षत्रियाच्या बायकोनी खाल्ला म्हणून तिथे जन्माला आलेले विश्वामित्र एक लाखर्या गायत्री ब्राह्मण होतात आणि ब्राह्मणाच्या कुळात जन्माला येऊन हा कपाळ करंटा स्नान नाही संध्या नाही जप नाही तप नाही काही नाही धिक्का असो धिक्का काय करायचा ब्राह्मण कशाचा ब्राह्मण आणि तीन दिवस नाही तो ब्राह्मण नाही मग ब्राह्मणच नाही तर त्याला दान केल्यावर ब्राह्मणाला दान देण्याचं पुण्य कुठलं आलं ब्राह्मणच नाही तर त्याला जीव घातल्याचं ब्राह्मण भोजनाचं पुण्य कुठलं आलं ब्राह्मण असेल तर ब्राह्मण भोजन गाईला खाऊ घालाल तर गोक्रास डुकराला खाऊ घालाल तर गोकरास होईल का कि त्याच्यामध्ये जीवत्व आहे प्राणी आहे त्या प्राण्याला खाऊ घेतल्याच नाही म्हणजे आम्हाला असं कस चाल असं नाही चालत म्हणून दहा हजार वर्षाच्या एका एका टप्प्याने दहा वेळा तपश्चर्या करून सुद्धा ब्रम्मर्शी होता आलं नाही त्यावेळेला प्रतिसृष्टी निर्माण केली वशिष्ठाला मारण्याचे अनेक प्रकार केले काही जमलं नाही आणि याज्ञ वल्के नावाचे एक महर्षी आश्रमात आले सांगितलं कशा करता हा कटाटोप चाललाय सगळा अरे बाबा तू स्वतःला राजर्षी समजा तो, तो चालत राजर्षी म्हणतात वशिष्ठ म्हणतात तेच कराय तू आपली सगळी तपश्चर्या भगवान गणेशाला दे याकरता तुला मी एक कथा सांगतो ती ऐक काही त्याच्यातून घेण्यासारखा असेल तर पा म्हणून काशी विश्वनाथाची एक कथा सांगित आता जी चतुर्थी येते ती काशीची चतुर्थी आहे पुढची आणि मागची जी झाली ती विश्वनाथाची चतुर्थी आहे काशीत असून विश्वनाथाच्या चतुर्थीच फार महत्व नाही विश्वनाथाच विश्वनाथापुरतच मर्यादित आहे पण ते गाव त्या बाईच असल्यामुळं तिच्या चतुर्थीला फार महत्व आहे माघ चतुर्थीचा काशी फार मोठा चारो हजारो लो लोक त्या पड्या गणपतीच्या मंदिरात चतुर्थी करत यावेळेला असतात मग कित्येक जण शीर्षासन करत असतात कोणी एक प्रयत्न करतात कोणी दोन प्रयत्न कोणी एक घंटा करतात परंतु तिथे शीर्षासनाचं विशेष अनुष्ठान समजलं जात आणि अनेक लोक काशीनी मूर्ती मांडली असल्यामुळं त्या गणेशाची उपासना करतात कारण ते तिच्या गावचं तिच्या क्षेत्रात म्हणून त्याचा पोलत आहे यांचा धोंडीराज एक भगवान आणि एक पुजारी इतकाच जागा आहे तिथे तिसऱ्याला बसायला जागा नाही जर आपल्याला पूजा करायची असेल तर पुजाऱ्याला जरा चार पैसे जास्त देऊन सांगायचं कृपा करून उठून जा तिथे नेण्यासारखं काहीच नाही भगवान कोणी नेत नाही त्याच्यामुळे पुजाऱ्याला वाटतं सोडू पिछा थोडस फिरून येऊ बसायला बिचारा बस बसला तर म्हणून तो तुम्हाला जागा देतो आणि तिथे पूजा करता येते लागलीच खाले रस्ताच जागाच नाही तिथे काही परंतु मूर्ती अतिव महत्वाची आहे त्याचं नाव धोंड राज काशी आणि विश्वनाथ यांचा वियोग कधीच होत नाही अशा आनंदात दोघारो वर्ष राहिले आणि त्याचा एक अहंकार निर्माण झाला काशीला विश्वनाथाला आणि अहंकार निर्माण झाला की पटका बसला त्यावेळेला देवोदास नावाचे राज्य करत होते यांनी राज्य सोडलं आणि हे श्रम घेऊन तप करण्याकरता गेले ब्रह्माजी महाराज म्हणतात तुम्ही पुन्हा राजसत्ता हातात घ्या दुष्काळ पडला आहे जोपर्यंत तुम्ही राजसत्ता हातात घेत नाही तोपर्यंत तो वर्षा तो होत नाही आणि पाणी पडत नाही राजाच पाप किंवा राजाचं पुण्य राष्ट्राला भोगावं लागत राजा राष्ट्रकृतम ला पाप राष्ट्राने केलेला राजाला साफवाहिसा मिळतो आणि राजाने केलेलं सगळी जबाबदारी राष्ट्रावर असते राष्ट्राचं कारण राजा असतो राजा कादस्य कारण म्हणून तुम्ही राजे वाजच्या हातामध्ये ब्रह्माजीनी जबरदस्ती सत्ता सोपवली हे म्हणतात देवांच जर पृथ्वीवर काही राहणार नसेल तर मी सत्ता हातात घेईन पृथ्वीवर माणसांनी राज्य करा स्वर्गात देवानी राज्य करा आणि पाताळात दैत्यांनी राज्य करावं ब्रह्माजी म्हणतात तथा राजा दिवदास गादीवर बसले काही काल राज्य अत्यंत चांगलं चाल परंतु इंद्र म्हणतो आपल्यावर स्पर्धा करणारा रा राजा आपण त्याच्या राज्यात काम का करा म्हणून या राजाच्या राज्यात पहिला संपत आला आणि तो अग्निन केला अग्नी, के अग्नी एकदम गुप्तच झाला सगळेच आश्चर्यचकित झाले विस्तृत पेट येत्या कोणाच्या घरात अग्नी ओत्र बंद पडलो सगळी चुली बंद पडल्या लोक हाय हाय करत राजा कडे आले राजा म्हणतो अग्निन आपलं कार्य काढून घेतलं काही हरकत नाही आम्ही अग्निहो आपल्या तपस सामर्थ्याने अग्निच्या वेशात सगळ्या विश्वातलं काम करतोय वरुणाने सत्ता काढून घेतली वायू काढून घेतली कुबेराने काढून घेतली प्रत्येकाची सत्ता राजा स्वतः चालवतोय आणि सगळ्या मंत्र्यांनी राजीनामे दिले तरी एक महामंत्री राज्य करतो असं पुष्कळ दिवस चालल सगळे घाबरले आणि ब्रह्माजी कडे गेले की राजाचं काहीच नुकसान होत नाही आमचे मात्र अधिकार गेले आम्हाला असं सुट्टी घेऊन बसण्याचं सांगितलेलं नाही ईश्वराचं सूत्र फार अजब आहे आणि या सूत्राचा चालक तुमचा नग्न भैरव आहे भै। यांच्या हातात हे सूत्र आहे पालन परो ब्रह्म सृष्टी कारकाव राजे सदा ज्याचा विश्वावर अधिकार चालतो नियंत्रण चालतो आशाला भैरव म्हणत असतात आणि गणेशाच्या भैरवाला नग्न भैरव म्हणतात या नग्न भैरवाच्या सत्तेन बिन पैशाचे हे सगळे कार्य याला कधी याच्या बदलीला कोणी आहे का नाही एक माणूस बदली देता येणार नाही एक दिवसाची रजा काढता येणार नाही आणि एक पायी पगार नाही बिन पगारी बिन रजेचा सतत काम करणार असा सूर्य चंद्र वरुण कोबेर राग्नी या कुणाला काही काही पगार नाहीतू लागला की सगळ्या झाडाला नवीन पालवी फुटली पाहिजे लागले दुसऱ्या ऋतूमध्ये सगळे हिरवेगार झाले पाहिजे तिसऱ्या ऋतू मध्ये फुलं आले पाहिजे चौथ्या ऋतू फळ आले पाहिजे पाचव्या ऋतू लोकांना खायला मिळाले पाहिजे सहाव्या ऋतू मध्ये पान पाहिजे फुलं गळाले पाहिजे आणि लग्न पुन्हा झाड नुसते प्रकार ने होऊन उभे राहिले पाहिजे लग्नीच वारा सुटला की सगळा कचरा निघून गेला पाहिजे सगळा कचरा गेला की तिकडे आग लागली पाहिजे आणि त्यात सगळं जणू काग घाल पाहिजे एवढा विचित्र प्रकार आहे हा आणि हे सगळं बिन पैशाच झालं पाहिजे अशी जी नियंत्रण शक्ती असते ही सगळी शक्ती एकट्या परमात्माची असते याच्यावर कुणाचही नियंत्रण चालत नाही त्याच सगळ्यावर चालत त्या शक्तीला नग्न भैरव शक्ती असं म्हणत असतात असतात राजा अधिकार राजाला मिळत परंतु जेव्हा देव ब्रे गेले तेव्हा अधिकाराची गरज नाही आणि जसा संप काही कारण नसताना झाला तसा तो बिनशार्थ माग घेण्यात आला हे या दिवद राज्यात घडलं आणि सगळे लोक आपल्या अधिकाराने युक्त झाले महाराज राज्य अनेक प्रकार देवोदास करत नाही प्रत्येकाने आपला आपला एक एक महादेव मांडला आणि ते काशीतच थांबले अस करता करता ब्रह्माजीनी दहा अश्वमेध यज्ञ राजाच्या पैशावर केले आणि दशाश्व मध्ये ईश्वर नावाचा महादेव मांडू ते तिथं बसले आता ब्रह्माजी सारखा दे आधार सुटला कोणी नाही तेव्हा कुठे ऐशी हजार वर्ष्यात कल्पना आली गणेशाराधन करू आणि मग मा धुंडेराजाच्या मागे लागले भगवान धुंडेराजाची कृपा झाली आणि एक ज्योतिषी प्रगट झाला घोर शास्त्र आहे लवकर मित्र करण्याकरता फार चांगला रस्त्यामध्ये गाडी बिढीत जागा मिळवून देण्याला फार सोप शास्त्र काय हात आहे काय रेषा आहे तो, तो सरकला शिकवणार नको आहे सगळ्याला पाहिजे मोठं मजेदार शास्त्र काय चेहरा तेच असाव तास सगळ्या जागा मिळतात सगळं मिळते परंतु पुन्हा दक्षिणा त्याच्याच कडून सगळी माहिती निघते आणि तीच माहिती थोडीशी निराळ्या शब्दात गोडील करून थोडीशी सांगितली तूच सांगितलं आता की मला चार पोरं आहेत एक पोरगी आहे त्याला सांगा पुत्र लोक पुष्कळ दिसतो सतत ती दोन चार पोरा आहेत पटते त्यानं आता सांगितलं होतं पण चार परंतु यानं निराळ्या शब्दात जरा बदला बदली केली आणि सांगितलं की याचा ज्योतिष लोकांना फार आवडत ज्योतिष म्हणजे मजेदार विषय आणि सगळ्यांनाच माझं भविष्य काळात काय व्हायचं याची फार खूमखुंबी असते म्हणून ते लाटरीचे तिकीट कापतात नाही तर त्या तिकीट विकणेवाल्याला कळत नाही का की याच्यातून चुकून जर एखाद्या राहिल्याला आपला लागला तर आपल्याला लाख रुपये मिळतात पण तो म्हणतो आपल्याला नाही लागत याचा एक ये रुपया येऊ द्या <laughs> म्हणजे भविष्यावर लोकांच्या फार उड्या आणि भविष्य करता सादर शास्त्र म्हणजे ज्योतिष आता हे तर परमात्मा स्वतः ज्योतिषी झालेले एकदा नुसतं पाहिलं तुमच्या नावा मग घर पूर्वेकडे तोंड करून असलं पाहिजे असलं पाहिजे बोल तितकेच व्हायचं माझ्या मग गावं ती तोंडातून निघेल ते ती निघायचंच पाहता पाहता राजाच्या कानावर गेली राजा म्हणून तो काय गावात ज्योतिषी काय येतो लोक ज्योतिष काय पातात, कशाला पातात, कर्म का नाही करत आपापलं कर्तव्य का नाही करत हे आग मोठे काय खटकट लागली आहे म्हणून संध्याकाळी अज्ञा सुटली त्या ज्योतिषाला उभं करा त्याच्याकडे पाहिल्याबरोबर सांगितलं प्रभू मी हून राज्य मागितलं नव्हतं मला जबरदस्ती दिली त्यात संप घडकून आणले निर्णयाला त्रास दिला पुन्हा आमचे पाय धरले आम्ही राज्य देऊन टाकलं जातो त्याला तर तुम्ही आता आला आता काय ज्योतिष सांगणार मला माहित आहे भगवान हसले राजा आता शंकराच्या हातात काशी जाण्याचा योग आहे याच्या करता आजपासून सतराव्या दिवशी जे कोणी येतील ये ये ते जे सांगतील ते मुख्याला ऐक मला माहित आहे कोण येणार ते माहित आहे ते काय सांगणार तेही माहित आहे सतराव्या दिवशी एक साधू आले या साधू हा रोग सुरू या साधूजवळ पहिली बाई शिष्य पहिले शिष्य आणणारे साधू म्हणजे भगवान विष्णू हे बुद्ध रूपात आले त्या बाईन मोराच्या पंखानं जमीन झाडायची आणि त्याच्यावर यांनी पाय द्यायचा अहिंसा परमवसा महा इथून सुरुवात झाली आता त्या मोराच्या झालीनं झाडताना मेले ते गेले पण महाराजाचे पाय ठेवताना खाली जंतू नसले पाहिजे काय लिणा तंत्र पुढे सुरू झालं सगळे कोणी त्याच्यात जास्त नाही कोणी कमी नाही कोणी मोठा होत नाही कोणी कमी होत नाही हे तर बौद्ध रास जगा असा एक फार पुष्कळ लंबा चवडा आहे राजानी सांगितलं काय उद्देश काय मला हे सांगण्याचा मी काशी कोणी क्षणाला सोडायला तयार आहोत तुम्ही घ्या काय करायचे पण असता भगवान विश्वनाथाला बोलावण्यात विश्वनाथाने काशीचा अधिकार काशी आणि विश्वनाथ दोघांनी मिळून परमात्मा दोन मूर्तीची स्थापना केली एकानी माघ शुद्ध चतुर्थी ला केली एकीने माघवद्य चतुर्थी ला केली दोन्ही गणेशांचं नाव धोंडीराज आणि बळा गणेश ठेवण्यामध्ये आलो जर विश्वनाथासारख्याला असे झटके खावे लागतात तर विश्वामित्र तू कुठे आहेस म्हणून ते याज्ञवल्के <coughs> विश्वामित्राला ही कथा सांगतात याज्ञवल्क्याची कथा सांगितल्यानंतर विश्वामित्राला ते पटलं आणि पुढे त्या दोघांचा आपसामध्ये सुल्हानामा झाला आणि सहज वशिष्ठाची स्त्री म्हणते काय चालणं गोड पडलं आहे किती अप्रतिम चांगलं आहे महाराज वशिष्ठ म्हणतात जसं विश्वामित्राचं तप स्वच्छ आहे तस आजचं स्वच्छ आहे विश्वामित्र त्यांना करता दगड घेऊन बसले आहेत आणि ते नवराव बायको यांच्या गैरहजरीत यांच्या तपाच वर्णन करतायत विश्वामित्र हातला दगड सोडून देऊन पळत आले आणि वशिष्ठाचे पाय धरले वशिष्ठ म्हणतात आता ब्रह्मर्षी झाला आता उठा आता ब्रह्मर्षी झाला आता तुम्ही तुमचा मत्सर जिंकला अंकार जिंकला आता तुम्ही ब्रह्मर्षी म्हणण्याच्या लायकीचे झाला अशी या पहिल्या खंडाची कथा सांगण्यामध्ये आली नंतर दुसऱ्या खंडाची सुरुवात होईल ते उद्या सांगण्यात येईल गणेश्रकाशकृती स्नंदेशेशान महावाक्यस्विण तत्मसृतिर सिद्धीबुद्धियुतं भजे सिंदूरो ंग तिलक विलसित चारुगौरांगरागाक्षा द स्मितमुखकमलमुराब्यहुतीवममल शुद्ध काशाय वस्त्र योगींद्र श्रीगणेशुरुव गाणपाचार्य मीडे मंगलमूर्ती मूदया श्रीमद्जा सुत योगींद्राचार्य स्वामी जय श्रीमदेश योगींद्राचार्य स्वामी महाराज की जय श्रीमदृषारी जय श्री संत श्रेष्ठ मुरया गोस्वामी जय भगवान महर्षी मुग दक्ष प्रजापतीला गणेश चरित्र संत श्री मुद्गळ महापुराणाचा दुसरा खंड सांगतात हा दुसरा खंड कृत्समद नावाच्या महर्षीनी राजा प्रल्हादाला समजावून सांगितलेला आहे कालचा पहिला खंड याज्ञवल्क नावाच्या महर्षीनी विश्वामित्राला समजावून सांगितला आणि आजचा हा दुसरा खंड कृत्समद नावाचे महर्षी दैत्यराज प्रल्हादाला हा खंड सांगतात सर्वप्रथम जो काही पूर्वी झालेला इतिहास आहे तोच एकत्रित करून महार्षी मधगल दक्ष प्रजापतीला सांगतात कुठलंही पुराण कोणीही नवीन काही सांगितलेलं नसतं जे काही वेदामध्ये उपनिषदामध्ये आहे तेच सगळं गोष्टींच्या माध्यमातून कोणत्या तरी विषी शिष्याला कोणत्या राजाला सांगत असत त्याला पुराण असं म्हणत असतात हे सगळं ज्ञान जुनं असतं ते नव्या भाषेत फक्त समजावलं जातं इतकाच त्याचा शापमोहित असणारे महाराज दक्ष म्हणतात की भगवन आपण मला असला मधलाच विचार सांगू नका कृपा करून ही सृष्टी कशी उत्पन्न झाली इथून सुरुवात करा म्हणजे त्यात आपोआपच प्र चरित्र येईल ते विस्ताराने सांगा त्यावेळेला प्रल्हादाचं काय चरित्र सांगायचं असेल ते आपण विस्ताराने सांगू तो त्यांचा संवाद विशेष सांगा परंतु ही सृष्टी उत्पन्न कशी झाली इथून सुरुवात करा नंदिकेश्वराच्या शापानी माझं सगळं ज्ञान नष्ट झालंय कदाचित चपला वाटेल की मी पूर्वी ज्ञानी होतो असेही पण आज मला आठवत नाही या करता आपण बद्दल मला समजावून सांगा असा प्रश्न ऐकल्यानंतर भगवान मुद्गत सांगू लागले राजा जेव्हा केव्हा एकच भगवतत्व आपल्याच आनंदामध्ये स्वानंदामध्ये असत काही विशिष्ट काळ गेल्यानंतर ती वल्लभामबा नावाची त्या प्रभूची माया ती त्या भगवंताला कार्य प्रेरित करते तरी निर्गुण निराकार असणारा प्रभू सगुण साकार होण्याची इच्छा करतो या इच्छेला या त्यांच्या क्रियेला क्रियाशक्ती असं म्हणत असतात ही क्रियाशक्ती निर्ण निर्ण तस निर्ण निर्णाऱ्या पुराणामध्ये निर्णाळ्या नावानी सांगितलेली असते जसं एकच हो निवानी निर्णाळ्या पुराणात वर्णन केलेला असतो तशीही एकच भगवंताची परांबा शक्ती त्या त्या पद्धतीप्रमाणे त्या पुराणात वर्णन प्रारात्य केलेली असते आता हा गणेशाचा विषय असल्यामुळं इथंही वल्लभांबा नावाने प्रसिद्धीला आली हा शिवपुराणाचा विषय असेल तर ही जगदंबा भगवती पार्वती म्हणून प्रसिद्धीला आली असती विणूचं पुराण असतं तरी ही लक्ष्मी म्हणून प्रसिद्धीला आली असती सूर्यचं पुराण असतं तरी संज्ञा म्हणून प्रसिद्धीला आली असती जगदंबेचं पुराण असत तरी परा भुवनेश्वरी म्हणून प्रसिद्धीला परंतु क्रिया शक्ती निर्णायक भावानी जरी प्रसिद्ध झाली तरी मूळ एकच एकच होऊन निर्णाऱ्या पंचधात आणि विभक्त होतो असं पहिल्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं होत काही लोकांच्या शंका वगैरे विचित्र आहेत एकच एक गोष्ट बार बार काय आहे ही पुष्कळ्यांची कल्पना तोस्तो विषय काय ऐकायचा कोणताही विषय तो स्तो नसता आणि तो स्तो ऐकल्याशिवाय बुद्धिबाच पटाला दूर होत नाही जसं तेच ते बार बार जेवा लागत तेच बरोबर कोणी भाजी रोजका खावी लागते ठिकाणी बदलल्या एकदा जर खाल्लं होतं तर पुन्हा करण्याची आवश्यकता काय निर्माण होते परंतु ती तीच ती गोष्ट पुन्हा करावी लागते पद्धतीमध्ये या विचारधारेला सुद्धा व्यवस्थित ठेवण्याकरता <coughs> तीस ती गोष्ट पुन्हा करावी लागते हाही त्याचा एक अर्थ होत या तंत्राप्रमाणे जेव्हा तेव्हा लक्ष प्रजा म्हणतात आपण मला ते पूर्वापार समजावून सांगा तेव्हा फारशी मुद्गल म्हणतात राजन इच्छा होते एको अमस या मी एक आहे तो पुष्पळ हो असा केव्हा तरी भगवान संकल्प करतो या संकल्पाच्या माध्यमातून महत्त्व निर्माण होतो या महातत्वापासून पुढे सगुणसागार अशा प्रकारची सृष्टी निर्माण होण्याला सुरुवात होते या महत्त्वापासून अष्टधा प्रकृती निर्माण होते सत्व रज तम निर्माण होतात पृथ्वी आप तेज वायू आकाश हे निर्माण असा गंध हे या पृथ्वी या पंचमहाभूताचे मूळ निर्माण होता सर्वत्र त्वचा घरा पाणी पादक वाय उपस्थिती दशमहा इंद्रिय हे त्या नंतर उत्पन्न होतात अशा उत्पन्न झाल्या म्हणजे या सगळ्या घटनेला प्रत्येकाला जे कोणतं काय उत्पन्न होत असेल त्याला कोणतरी नाव त्या पद्धतीप्रमाणे देण्यात येत असत ज्याची व्याप्ती सर्वत्र असते त्याला आकाश असं म्हणत असतात आकाश या शब्दाचा अर्थ व्याप्य जो सर्वच ठिकाणी वरुण आहे असं जे पंचमहा त्याच्या नाव आहे आकाश याची प्रत्यक्ष आता धरणेची वस्तू नाही अशा अनेक प्रकारच्या घटना आहेत की ज्या काही डोळ्या पाहण्याच्या आहेत काही त्वचे अनुभवण्याच्या आहेत काही हटानी त्याचा ध्यान होता असा आहे काही जिभेद नाग होत असा आहे अशा अनेक प्रकारच्या निर्णया गोष्टी निर्णया इंद्रियाच्या माध्यमातून जागायच्या असतात चोवीस इतका धाबा जर कोणी म्हणेल की आमच्या पक्षाला वारा टाकलाय आणि तो अशा अशा आहे आणि इतक्या इतक्या बदनाचा आहे बरोबर असेल पण नाही असं म्हणता येईल का अर्धा सुरू झाल्यानंतर वारा नाही असं म्हणताय आणि आहे तर मग कसा आहे दाखवताय म्हणजे ती ती स्पर्श गम्य वस्तू आहे तिचा स्पर्श त्वचेला होईल आणि त्वचेरी मान्य करायची वारा आहे याही म्हणता येणार नाही अशा काही गोष्टी वेगळा एक चांगला उत्तम प्रकारचा अनुभव आणि सगळ्या मिळून त्याच्यावर व्याख्यान दिलं घटावलं आणि एकमेकांनी एकमेकाला विचारलं पोट भरलं व्याख्यान देण्याची वस्तू नाही खाली लागते आणि तरच पोट भरता येतेच तो पेडा पेळा चांगला आहे मथुरेचा आहे केशरी आहे वगैरे दास वर्णन त्याचं केलं आणि दुसऱ्याने दुसऱ्याला काय मजा आहे तुमच्या पोट भरलं असेल म्हणजे कशाचं त्यामुळे घंटा झाल्यानं पेड्याचं वर्णन करतात त्यामुळे पेड्याचं वर्णन करून कुठं भरत असत पेढा खावा लागतो आणि तो चिडली कळतो तो डोळ्यांनी कळत नाही हाताने कळत नाही नाकानी कळत नाही कळत कशाच त्याचा स्वाद जिवे कळत म्हणजे काही गोष्टी डोळ्याने कळतात काही नाकानी कळतात काही कार वस्तूच दिलं आहे आणि त्या वस्तूंच्या ज्ञानाच्या मागे एका एका देवतेचा वास सांगितलेला आहे अशा ज्या घटना ज्या कोणी तत्वाच्या माध्यमातून दिसतात त्या तत्वाला ती देवता अनुकूल आहे आणि त्या देवतेच्या माध्यमातून मा त्याचं ज्ञान होतो असं वर्णन करत असतात लोह्यामध्ये जे तेज आहे या तेजाची देवता सुरू आहे त्याला लघुन्यास होत असतात पूजा करण्याच्या पूर्वी काही न्यास करत असतात या न्यासाच्या माध्यमातून देवभूतवा देव येते आपण देव होऊन मग देवाची पूजा करावी आपण देव होतच नाही कधी काही दैत्य होतो पण माणसाचे देव पाक थोड्या वेळ लावतो अजिबात होत नाही असं कधीतरी होतो परंतु ते पाक थोड्या वेळ टिकत आणि तमोगु अवस्था पुष्कळ वेळ टिकते त्यामुळं प्रत्येक गोष्ट करताना काही ग्रेष्ठ तालिमी काही मर्यादा सांगितली आहे अजिबात प्राणायाम त्याच्या काळात सांगितलं म्हणजे कदावेळी ब्रह्मात्रेतो बादैव बेटस्ते ठरू वासदेवर याला लगुण्यास म्हणतात की आमच्या प्रत्येक इंद्रियामध्ये जे एक देवता है, ती देवता आमची त्या त्या इंद्रियाच संरक्षण करो अशाच काही स्तोत्रातून वगैरे प्रार्थना केलेली असतात मनीष कवच तेजी कवच शिव कवच वगैरे जे कवच आहे या कवचाच्या माध्यमातून रागरक्षा वगैरे जे स्तोत्र आहे माध्यमातून अमुक देवता आमच्या इंद्रियाच अमुक इंद्रियाच संरक्षण करो अशी प्रार्थना केलेली असते याला न्यास असं म्हणतात या, या तंत्राप्रमाणे न्यास केल्यावर त्याच्या दैवत्व येतो आणि मग त्या दैवत्वाच्या माध्यमातून तो देवाची उपासना करण्याच्या योग्यतेचा होतो म्हणून असं असावं बसावं कस बसा, बसा बसा वगैरे वगैरे जेव्हा केवळ पाचवा खंड येईल तेव्हा याचा विचार करून आता त्याला मिळणार त्या तंत्राप्रमाणे तो एकच भगवान जेव्हा आम्ही बाबत अशी कल्पना करतो तेव्हा निर्दया प्रकारचे पक्ष महापूतो अष्ट प्रकृती निर्माण होते या सगळ्यांचं एकत्रीकरण करून एक विशिष्ट प्रकारचा शून्य अंड तयार होतो वर्षाचा काळ जातो अनेक वर्षाच्या काळातून याच्यात एक विशिष्ट प्रकारचा दिव्य पुरुष जन्माला येतो या पुरुषाला हजारो हात हजारो पाय हजारो या सगळ्या गुणांचा तो अधिपती असतो म्हणून त्याचं नाव गुण हा गुण दिसतो गणेश फार क्वचित गणेशची फार पुढची पाहिली आहे म्हणून सर्वसाधारण लोकांना जास्तीत जास्त परमात्माचं दर्शन या गुणशापर्यंत होऊ शकत हा गुणांचा समुच्चय आहे माणसामध्ये गुण आहेत आणि त्या गुणांचा अतिरेक समुच्चय म्हणजे भगवान गुणश याचा पर्यंत साधकाला यादी कृपा केल्यावर मग गणेशाचं दर्शन होतो तो पर्यंत गणेश दर्शन होत नाही म्हणून आधी पुरुषांची कृपा संपादन करणं आवश्यक असते तेव्हा तिथे गणेश कृपा होण्याची शक्यता असते या तंत्राप्रमाणे केव्हा तरी तो हजारो हातापायाचा परमात्मा तयार होतो आता लोक म्हणतील असं प्रमाण म्हणजे काही मोठा जंतू असतो मग हजारो हा। हात हजारो नाक खान डोळे हे काय कस बिबिच दिसत असेल वगैरे काही दिसत नाही संस्कृत मध्ये जशाला तसे शब्दाचे अर्थ नसतात शब्दार्थ क्वचित वेळ लागतार्थ काय आहे इत्यादीचा विचार केलेला असतो आणि त्या विचाराचा जास्त परिणाम होत असतो पोथीवर पुराणावर कशावरही रोजच्या व्यवहारामध्ये तसाच असतो शब्दशा फार उठाळे होतात एखादा माणूस माळीवर राहत आणि त्यांनी आपल्या नौकराला जर सांगितले की हा सगळा कचरा एका जागी केला आता माणसं पाहू काय काय आपण उंच राहतो अनुभव रस्ता आहे माणसं जाती माणसं न पडेल अशी दक्षता घेऊन का ने आता मालकाने शब्द वापरला आहे माणूस पाहून का हा वाद पाहत बसला येतो अप टू आणि अल्या बरोबर त्याच्या डोक्यावर नेमका तो कचरा बघतून फेकला परिणाम काय त्याला जर वेळ असेल तो जर तकदार असेल तर चार पाहिला बघता येईल तिकडे होऊन जाईल आणि तो म्हणजे मालक तुमच्या मुळे घडलो तुम्ही सगळीचा माणूस पाहून टाक आज पहिला आला मी कस काय करणार कोणा उतर त्यावेळेला मालकाला सांगायचं होतं मुंका आपण उंच राहतो लोक जातात आपल्याला ऐकून द्यायची वस्तू की त्याला त्रास न होताना त्याला उपसागर न होताना बाजूला पडेल अशी दक्षता घेऊन टाक परंतु तो, तो सुटसुटी करून गेला माणूस पाहून पा, टाक आणि हा माणूस येईपर्यंत थांबला तर त्यात मालकाची काही अस्यास काय म्हणतात होती हे आमच्या सारख्यांना कळत नाही तितकं बांधाय आम्ही आपल्या आमच्या बुद्धीप्रमाणे अध्यक्ष करत बसतो त्यांना सांगायचं असतं आम्हाला ते निराळच कळत आम्हाला कळतं त्यामुळे आपल्या लोकांना सांगतो लोकांना कळत काय नाही विचारांना ते होते एवढ्या मोठ्या माणसाला सांगितलं तर खरा असतो पाहिजे पण व्यासाला काय सांगायचं हे महत्वाचं आहे तुम्हाला काय सांगायचं हे महत्वाचं नाही त्या तंत्राप्रमाणे परमात्मा वेदव्यास अनेक गोष्टी अनेक तऱ्हे देतात आता इथे जितके माणसं बसले यांच्या कानामध्ये ऐकण्याची जर शक्ती असेल तर या यंत्राचा उपयोग आहे हे मारे लापीकर याचा गृहधर्मा एकच आहे आमच्या तोंडातून जो लहान शब्द बाहेर पडेल तो मोठा करणे आणि जो पडेल तोच तो मोठा करणे याला निराळ काही बोलता येणार नाही आम्ही जे बोलू ते फक्त आवाज मोठा करणे इतकंच का काम याचं आहे आणि ते तुम्हाला ऐकू येण्याचं काम तुमच्या कानाचं आहे पण त्या कानात ऐकण्याची शक्ती असेल तर ती निघून गेल्यानंतर पन्नास जरी स्पीकर लावले आणि पन्नास जरी माईक लावले तर काही फायदा होत नाही आणि मग तो अशा कानावर वाट देतो बहुतेक गुवाच्या जवळ बसलेला असतो समजा हा बैवाय त्याला ऐकण्याची इच्छा होते ऐकू येत नाही तेव्हा जेव्हा ऐकू येतो बेवा सिनेमा संगीत ऐकतच होता जेव्हा ऐकणं नष्टच झालं तेव्हा याला वाटलं नाही नाही काही उर्ज पुराण नावाचंही काही पुराण आहे काही मोरगाव नावाचं क्षेत्रही काही आहे तेही आपण एकदा पाहिलं पाहिजे ऐकलं पाहिजे पण आता ऐकूचे असे काय फायदा म्हणून कोणती गोष्ट शरीरामध्ये ताकद आहे तो पर्यंत करायची आहे या तंत्राप्रमाणे म्हणतात इथे जितके कान आहेत ते सगळे त्या बगंताचे जितके आतपाय डोळे वगैरे आहेत ते सगळे त्या प्रभूचे ती सगळी त्याची ताकद आहे आणि तो अतिशय दयासागर आहे तुमच्याकडून एक पायची अपेक्षा न करता हे सगळं तुम्हाला फुकट दिलंय फुका राहण्याकरता जागा फुकट दिली आहे करता, काम करता, शरीर फोकट दिलेलं आहे अत्युत्तम शरीर दिलं ज्याची गरज होती निर्माण करून दिल उत्पन्न केलं दहा रुपये मुलं तिच्यावर चिडला की तुला काही कळत तिच्यावर तू जिवंत राहिला आणि तिच्यावर तू धाकतो कळच नाही आईची योग्यता काय बापाची योग्यता काय योग्यता काय पृथ्वीची योग्यता काय आहे या कशाचा वाटाच लागला नाही का लागलं नाही